स्कंद पाचवा अध्याय बारावा तामराचे दूतत्व ताम्रसुराचे भाषण ऐकल्यावर ती जगनमाता गंभीरपणे हसली आणि म्हणाली हे तामरा तू परत जा आणि मंद बुद्धी कामातूर मूर्ख अविचारी अशा महिषासूर राजाला माझा निरोप सांग तुझी माता जशी शिंगाळू गवत खाणारी लांब शेपटीची आणि मोठ्या पोटाची महिषा आहे तशी मी नव्हे मी ब्रह्मा, विष्णू महेश इंद्र वरुण वगैरे ही इच्छा करीत नाही तर देवाना सोडून तुला मी वरावे असे कोणते गुण तुझ्या ठिकाणी आहेत तुझ्यासारख्या पशूला वरल्याने जगात माझी निंदाच होईल हे मूढमते मी अविवाही स्त्री नाही सर्व सर्वसाक्षी अकर्ता निस्पृह निश्चल असा प्रभू माझा पती आहे तो निर्गुण निर्मल अनंत निराधार निराश्रपी सर्वसाक्षी पूर्ण पूर्णाशय कल्याण स्वरूप सर्वास समर्थ शांत सर्व दृष्टी असा आहे त्याला सोडून तुझ्यासारख्या महामूर्ख महिषाची इच्छा करण्याची मला कशी बरी इच्छा होईल म्हणून तू आता शुद्धीवर ये आणि मुकाट्याने युद्धास तयार हो म्हणजे मी तुला यमाचे वाहन करीन किंवा मनुष्याकरता पखाल वाहणारा करीन जर तुला जीवितांची इच्छा असेल तर सर्व दानवांना घेऊन तू पाताळात त्वरित जा नाहीतर तुझा वट ठरलेला आहे संसारात समान असलेल्यांचा संयोग सुखाव असतो नाहीतर अज्ञानामुळे जरी संयोग केला तरी तो दुःखदायक होतो हे तामरा माझ्या अधिपतीला तू पती कर असेच सांगणारा तू शतमूर्ख आहेस अरे मी कशी आहे हे तू पाहतोस आणि कोणीकडे तो शिंगाळू महेश उभय संयोग कसा बरे होऊ शकेल तुम्ही पाताळात जा नाही तर सर्व दानवांचा तुम्हाला जीवित प्रिय असेल तर यज्ञभाग आणि देवलोक सोडून निघून पाताळात जा आणि सुखी राहा असा माझा निरोप सांग इतके बोलून त्या देवीने अद्भुत गर्जना केली कल्पांताप्रमाणे भासणारा तो ध्वनी दैत्यांना भय उत्पन्न करणारा होता त्यामुळे सर्व पृथ्वी कंपित झाली पर्वत थरथरू लागले आणि गर्जनेच्या ध्वनीमुळे दैत्यांच्या भारतीय गर्भपात झाले महिषाच्या नगरामध्ये असलेल्या सर्व दैत्यांना भीतीने ग्रासून टाकले महिषाच्या नगरामध्ये असलेल्या सर्व दैत्यांना भीतीने ग्रासून टाकले हे राजा आम्हाला वाचव असे म्हणत ते एक एकसारखे पळस सुटले इतक्यात ही आपली सिंहने आणि प्रचंड गर्जना केली त्यावेळी सर्व दैत्य पुरतेच भयभीत झाले ताम्र परत आल्याचे पाहून तो काम मोहित महेश सर्व सचिवांसह आता काय करावे याचा विचार करू लागला तो म्हणाला हे दानव आता आपण किल्ल्याचा आश्रय करून राहावे अथवा युद्ध करावे का पलायन केल्याने हो आपले कल्याण होईल आपण सर्व बुद्धिमान शस्त्र निपुण आहात आता आपण कार्यसिद्धी साठी खरोखरच सूक्ष्म केला पाहिजे आपली मसलत गुप्त राहिली पाहिजे तरच राज्य चालते तेव्हा सदाचार संपन्न आणि ज्ञानी मंत्र्यांनी मसलत गुप्त ठेवली पाहिजे सारावश हेतू आणि काल यांना अनुसरून आणि राजनीतीची जाणीव ठेवून मंत्र्यांनी आता हेतूपूर्वक आणि हितावह निर्भीड भाषण करावे कुणाचे प्रवृत्त झाली आहे हे युद्धात आपला जय वा पराजय होईल हेच जाणणारा जगात कोण आहे आपल्याकडे कितीही बलवान सैन्य असले तरीही त्यामुळे आपण विजयीच होऊ असे नाही कारण यशापयश हे दैवाधीन आहे उद्योगवादी म्हणतात दैव म्हणजे काय ते कोणी पाहिले अस्तित्वा जाणवत नाही त्याच्या अस्तित्वाविषयी प्रमाण काय भित्र्यांना समाधान वाटणे हेच दैवाचे अस्तित्व समर्थ पुरुष दैवावर अवलंबून राहत नाहीत प्रयत्नवाद आणि दैववाद हे अनुक्रमे क्रूर आणि भित्र्या लोकांचे मत आहे तस्मात नीट विचार करून जे कर्तृत्व कर्तव्य असेल तेच केले पाहिजे ह्या प्रकारे राजाने हेतुगर्भ भाषण केले तेव्हा महापराक्रमी बिडाल हात जोडून म्हणाला हे राजा ती सुंदर स्त्री कोणाची पत्नी आहे ती कोठून आणि का आली याचा प्रथम शोध करा जरूर पड़ी तो ही तिला युद्धा सहाय कर भगवान विष्णु वगेरे देव हात्री ऐसी आम सर्व करना एकंदरीत तीस स्त्री युद्धा वध करील हे राजा मला भविष्य समजत नाही पण देवांचा हेतू मात्र कळून चुकला आहे तरीही हे राजा युद्ध करू नये असे मात्र मी म्हणत नाही तरी तू सांगशील ते ऐकणे एवढेच माझे कर्तव्य आहे तुझ्या कार्याचे महत्व जाणून आम्ही तुझ्यासाठी मरण्यास अथवा सुखोपभोग घेण्यास तत्पर आहोत आमचा सेवकांचा हा धर्म आहे परंतु हे राजा आमच्या सर्वसमर्थ सैन्याशी युद्ध करण्यास ती एकटी स्त्री तयार आहे यावरून आपण पूर्ण विचार केला पाहिजे दुर्मुख हे राजा या युद्धात आपणाला जयप्राप्ती नाही हे मी समजून आहे पण पलायनाचा विचार मात्र मला योग्य वाटत नाही कारण त्यामुळे अपकिर्ती होईल इंद्रादी देवांबरोबर झालेल्या युद्धातही आपण पलायन केले नाही तेव्हा स्त्री बरोबर युद्ध करताना पळण्यास कोण बरे तयार होईल तरी जय अथवा पराजय काहीही हो युद्ध करणे प्राप्त आहे होणारे चुकत नाही विचारी पुरुषाला त्याची काळजी करण्याचे कारण नाही या युद्धात मरण प्राप्त झाले तर यश आणि जिवंत राहिल्यास सुखप्राप्ती होईल पलायनाने अपकिर्ती ठरलेली तेव्हा जीवनाचा अथवा मृत्यूचा व्यर्थ शोक करू नये दुर्मुखाचे भाषण झाल्यावर वक्तृत्वात श्रेष्ठ असलेला बाष्कल म्हणाला हे राजा युद्ध भित्र्या लोकांना अप्रिय असते म्हणून आपण काळजी का करावी आहो त्या चंचलेचा मी एकटा वध करीन मात्र आपण उत्साह धरला पाहिजे हे नृप्रेष्ठा भीती हा शुराचा शत्रू होय तेव्हा अद्भुत युद्ध करून मी त्या स्त्रीला यमसदनाला पाठविन स्त्रीची मला काय भीती आजच तू माझे सामर्थ्य पहा हे राजा आपण स्वतः युद्ध करण्यास जाण्याची आवश्यकता नाही त्याचवेळी दुर्धर नम्रतापूर्वक म्हणाला हे महिषा ही देवी अठरा हातांनी आणि श्रेष्ठ आयुधाने युक्त असली तरी मी तिचा सहज पराभव करीन केवळ तुला भीती दाखवण्यासाठी निर्माण केलेली ही देवांची माया आहे हे बुजगावणे आहे त्यांचे भय मनात बाळगू नकोस राजनिती अनुसरून तू मंत्र्यांचे कर्तव्य श्रवण कर सात्विक राजस आणि थामस असे तीन प्रकारचे मंत्री असतात सात्विक मंत्री स्वतःच्या सामर्थ्यावर स्वामीची सेवा करीत असतो आणि आपलेही कार्य साधून घेतो ते धर्मनिष्ठ एकाग्र सर्व शास्त्र निपुण असतात राजस मंत्री एकचित्त नसला तरी स्वकार्य करीत असतो तामस मंत्री लोभी असून नेहमी कार्यसाधू वृत्तीचा असतो प्रसंगी तो शत्रूला फितुरही होतो त्यामुळे वैगुण्ये शत्रुपक्षाला समजतात ज्ञानात घातलेल्या तलवारीप्रमाणे ते नेहमी कार्यनाश करतात आणि युद्ध प्रसंगी आपल्या राजाला भयभीत करतात तेव्हा हे राजा अशांवर कधीही विश्वास ठेवू नका कारण विश्वास ठेवल्यास कार्यनाश होतो आणि मसलत फसते दुष्ट लोभी पापकृत्य करणारा निर्बुद्ध आणि शठ अशा लोकांवर विश्वास ठेवल्यास अनर्थच होतो म्हणून हे नृपश्रेष्ठा संग्रामात मी एकटा जाऊन तुझे कार्य पार पाडेन या दुष्ट स्त्रीला सत्वर पकडून आणेन तेव्हा आता माझे सामर्थ्य पहाच अध्याय बारावा समाप्त